अध्याय तीनशे पंचावन्न उंच मृत्यूपाख्यान अतिथी म्हणाला हे ब्राह्मणा असा प्रकार आहे तरी मी तुला क्रमाक्रमाने उपदेश करतो माझे गुरुने ज्याप्रमाणे सांगितले आहे त्याप्रमाणे मी तुला तत्वार्थ सांगतो तो ऐ पूर्वकल्पी प्रथम ज्या स्थळी धर्मचक्राची प्रवृत्ती झाली त्या स्थळी म्हणजे नेमिशारण्यात गोमती नदीचे काठी नाग नामक एक नगर होते हे द्विजश्रेष्ठा जेवढे मिळून देव आहेत तेवढ्याने त्या स्थळी यज्ञयाग केले आहे याच स्थळी मानधाता राजर्षीने त्याचे राज्यात अवर्षण पडले असता आपले तपोबलाने परजन्य पाडून प्रत्यक्ष इंद्रावर ताण केली अशा त्या स्थळी पद्मनाभ नावाचा किंवा ज्याला लोकात बहुधा पद्म असेच म्हणतात असा एक महाविख्यात धर्मनिष्ठ नाग राहत असे हा नाग कर्म उपासना व ज्ञान या तिन्ही मार्गांचा अवलंब करून प्राणी काया, वाचा, मन या प्राणीमात्राला संतुष्ट राखीत असे त्याशी जर कोणी तेढ़ा वागू लागला तर त्याला साम दान दंड भेद या चतुर्विध उपायांनी तो ताळ्यावर आणतो व आपले देहातील चक्षुरादी इंद्रिये वस्तुतवानुसंधानाकडे लावून शाबूत राखीत असतो या नागाला गाठून तू यथाविधी त्याला शरण जाऊन आपले प्रश्नाचा उलगडा विचार तो तुला परमश्रेष्ठ धर्म कोणता त्याचा खरा प्रकार सांगेल भलते काहीतरी सांगणार नाही तो मानसशास्त्रात मोठा निपुण असून स्पृहणीय असे सर्व गुण त्याचे अंगी आहेत कोणीही त्याचे जावो त्याचे तो फार आस्थेने अस्थित्य करत असतो प्रकृतीने तो जलाप्रमाणे निर्मल असून सर्वदा वेदाध्ययनात रत असतो तप व हे त्याचे ठाई पूर्ण वसत असून त्याचे वर्तनही फार उत्तम आहे तो यज्ञ करता दानशौंड क्षमाशील उत्तमाचारवान सत्यवक्ता निर्मत्सर शीलवान जितेंद्रिय अतिथी ब्राह्मणाना देऊन नूरलेले अन्न खाणारा सर्वास असे बोलणारा सर्वांचा हितकर्ता सरळ वर्तनाचा उत्तम प्रकारचा कार्याकार्य कार्या विवेकी निर्वैर भूतहिताविषयी दक्ष गंगे डोहाप्रमा गंभीर पवित्र उच्च कुलोत्पन्न है ओम तत्सत अद्या तीनशे छप्पनावा उंच मृत्युपाख्यान ब्राह्मण मनाला महाराज आपले हे आपक्य ऐकलाने मला अत्यंत धीर हाला है आपले हे वाक्य म्हणजे अतिशय फार भार डोईवर घेऊन उठू पाहणाऱ्याचे डोईवरील भार उतरवण्यासारखे आहे किंवा वाट चालून थकून आलेल्याला शय्यादान एकाठाई उभा राहून कंटाळलेल्याला आसनदान तुषिताला पाणी भूकेल्याला भोजन किंवा अतिथीला योग्य काली इच्छा मिळणे मातारपणे पुत्र होणे किंवा आपल्या मनाचा प्रेम मित्र चिंतनाबरोबर भेटणे त्याप्रमाणे हे आपले वाक्य मला आनंद आनंद देत आहे त्या ज्ञानवान नागाबद्दल माहिती सांगून मला जो आपण उपदेश केला त्यामुळे मला जसे नवे डोळे येऊन मी आकाशाकडे पाहत आहे व आपल्याशी विचार करीत आहे आपण जसे मला सांगितले आहे तसे मी खरोखर करणार परंतु हे साधू आजची रात्रही आपण मदसमेत येथे राहावे रात्रभर दम खाऊन व शांत निदरा घेऊन प्रभात होताच आपण आपले मार्गाने जावे कारण भगवान सहस्त्र रश्मी आता असता ते देतात आला असल्याने मंद किरण असून अधोमुख झाला आहे भीष्म म्हणतात हे अरिमर्दना मग त्या ब्राह्मणाने त्याचा पाहुंचार केला असता तो अतिथी त्या ब्राह्मणाकडे तेवढी रात्र राहिला रात्रऊ त्या उभयतांच्या संन्यासधर्माविषयी गोष्टी चालल्या होत्या त्यामुळे त्यांची ती सर्व रात्र दिवसाप्रमाणे आनंदात निघून गेली मग प्रभात होताच आपले कार्य साधण्याविषयी उत्सुक झालेल्या ब्राह्मणाने त्या अतिथीचे यथाशक्ती पूजन केले नंतर तो धर्मबुद्धी ब्राह्मण मनात आणलेली गोष्ट करण्याचा निश्चय करून व त्या कामी आपले कुटुंबातील माणसांची संमती घेऊन केवळ सुकृताचा संग्रह करण्याविषयी दृढसंकल्प करून त्या अतिथीने सांगितल्याप्रमाणे योग्य त्या नागाचे वास्तव्य स्थानाला चालला अध्याय तीनशे सत्तावन्नावा उंच मृत्युपाख्यान विष्णू सांगतात मग तो ब्राह्मण मार्गात अनेक विचित्र वने तीर्थे व सरोवरे क्रमाने एकामागून एक ओलांडीत कोणा एका, एका मुनिपाशी आला तेव्हा अतिथीने त्याला ज्या नागाची माहिती सांगितली होती त्या नागाबद्दल त्याने त्या मुनिपाशी चौकशी केली आणि त्या मुनीने सांगितले ते ऐकून घेऊन त्या धोरणावर तो त्या नागाचे वस्तीस्थानाकडे चालला चालता चालता तो अर्थज्ञ ब्राह्मण हिशोबाप्रमाणे त्या नागाचे वस्तीस पोचला आणि भो असे सन्मान्य संबोधन उच्चारून म्हणाला मी आहे त्याचे ते वचन कानी पडताच त्या नागाची धर्मवत्सल व पतिप्रता अशी रूपवती स्त्री त्या ब्राह्मणापुढे येऊन तिने धर्मानुसार यथाविधी त्या ब्राह्मणाचे पूजन केले आणि त्याचे अगत्यपूर्वक स्वागत करून विचारले काय आज्ञा आहे ब्राह्मण म्हणाला हे भवती आपण आपल्या मधुरवाणीने माझे स्वागत केल्याने माझा सर्वशीण दूर झाला शिवाय माझे पूजनही तुम्ही केले आता आपले पती जे श्रेष्ठ नाग त्यांचे दर्शनाची इच्छा आहे हीच माझी मोठी कामगिरी हीच माझी मोठी कामना आहे मी आज जो या नागाश्रमास आलो त्यातील हेतू तरी हाच आहे ते ऐकून नागभारिया म्हणाली ब्राह्मण एक महिनाभर सूर्याचा रथ ओढणीसाठी आर्य गेले आहेत ते सात आठ दिवसात खचित परत येतील या प्रकारे पतीचे प्रक, प्रवास कारण मी आपल्याच घातले आता याखेरीज मला काही आज्ञा असेल तर तीही सांगावे ब्राह्मण म्हणाला हे देवी नागाला भेटावे या निश्चयाने मी आलो असल्यामुळे तो परत यही ये येईपर्यंत त्याची वाट पाहत मी याच महाबनात राहतो मात्र तो परत आल्याबरोबर न विसरता मी येथे आलो आहे म्हणून त्याला कळवा त्याला माझे येणे सांगून शिवाय मी अशा हेतूने आलो आहे हेही तुम्ही सांगा मी मीही तावतकाल अल्पाहार करून या पवित्र गोमतीच्या तिरीच त्याची वाट पाहत राहतो यावर त्या नागीने आपण पुलिनात एकटे राहू नये म्हणून त्या ब्राह्मणाला पुष्कळ सांगितले पण तो न ऐकता तिची कशीतरी तरी समजूत घालून तो ब्राह्मण श्रेष्ठ त्या नदी पुलिनातच जाऊन राहील ओम तत्स अध्याय तीनशे अठ्ठावन्नावा उंच मृत्युपाख्यान भीष्म सांगतात इकडे राजा तो तपस्वी ब्राह्मण उपास तेथे वाळवंटात बसलेला पाहून त्या भुजंगांना दुःख झाले मग त्या नागाचे सर्व बांधव त्याचे स्त्री पुत्र भ्रात्यासह एकत्र जमून, त्या ब्राह्मणाकडे आले व पाहतात तो ब्राह्मण व्रतस्थ होऊन त्या वाळवंटात निर्मनुष्य अशा स्थळी काही आहार न करता केवळ जप करीत बसला आहे मग ते सर्वजण त्याचे समीप जाऊन व वारंवार त्याची प्रार्थना करून त्याला आतिथ्य स्वीकारण्याविषयी स्पष्टवाणीने आग्रह करू लागले ते म्हणाले हे तपोधन हे धर्मनिष्ठ आपण येथे बसत्याला आज सहा दिवस झाले पण आपण काहीच खावयास मागत नाही हे कसे आपण आमचे घरी आला आहात आणि आम्ही आपले सेवे सादर होऊन येथे आलो आहे अर्थी आम्हाला आपले आतिथ्य करू द्या आम्ही सर्व एकाच कुटुंबातील आहोत हे ब्रह्मण हे द्विजश्रेष्ठ मूल फल पर्ण पय काहीतरी किंवा आपणास मान्य असेल तर अन्नही क्षुधाशमनार्थ आपण घ्यावे जवी है आप या वनात ये उपवास काढ़र्मसंकर हो सर्व आल वृद्धास कश होता है कारण हे ब्राह्मण आमसे या कुला आज पर्यत भ्रूण हत्या संकट समय तरी अनुत बोल अथवा देव अतिथि बंधू यास भाग देनापूर्वी आपजन करना को निपटला नहीं ब्राह्मण म्हणाला तुम्ही इतके सांगता त्या अर्थी मी अन्न घेतलेच असे समजा पण नाग परत येण्यास दोन कमी दहा दिवसांचा एकंदरावधी त्यात आठवी रात्र संपूनही जर नाग आला नाही तर मी तुमचे म्हणण्याप्रमाणे खुशाल जेवीन तोपर्यंत मात्र मी तसे करणार नाही कारण तेवढ्यासाठी तर हे व्रत मी स्वीकारले आहे याकरता आलेत तसे स्वस्थपणे सगृही जा माझेसाठी कष्ट होऊ नका या याप्रमाणे त्या ब्राह्मणाने त्यांची समजूत घातल्यावर ते सर्व भुजंग योजलेली कामगिरी सिद्धीस न जाता तसेच आपले घरात परतले ओम तत्स